पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्यय तेरावा सव्वीस एक बत्तीस सोमप्रभात श्रीभगवान म्हणाले माणसाच्या या शरीराचे दुसरे नॉ क्षेत्र म्हणजे शेत हेही आहे आणि ते ज्याला कळत तो, क्षेत्रज्ञ म्हणजे शेताचे ज्ञान असलेला हे अर्जुना सर्वांच्या शरीरात मी असल्यामुळे तुम्हाला क्षेत्रज्ञ समज क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील भक्षात ठेव म्हणजे खरेज्ञान पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश ही पंचमहाभूत अहंकार बुद्धी अभिव्यक्त न झाल मूळ प्रकृती पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय अशी दहा इंद्रिये मन इंद्रियांचे पाच विषय रागदेष सुख दुःख संगात चेतना धृती या सर्वांच मिळून हविकारी क्षेत्र बनत या सर्वांचा त्याग करावायचा असल्यामुळे यांच्ञान आवश्यक असत ज्ञानाचा पायावरच त्यागाचा इमला उभारता येतो याठिकाणी ज्ञानाचा अर्थ नम्रता अहम मान्यता नसणे क्षमाभाव प्रामाणिकपणा गुरुची सेवा आत्मनिग्रह इंद्रिय विषयाबद्दल अनासक्ती आत्मसुतीचा अभाव जन्म मृत्यू जरा रोग आणि वेदना पत्नी आणि मुले घरदार मित्र आणि नातेवाईक या सर्वांबद्दल अनासक्ती बऱ्या आणि वाईट नशिबाबद्दल समभाव ईश्वराची अंतकरणापासून भक्ती एकांताची आवड इतरांच्या सहवासात असतानाही मौज मजा करण्याची इच्छा न होणे आत्मजानाची तृष्णा आणि शिवाय आनंदी दृष्टी हा आहे याविरोधी जे जे असेल ते अज्ञान आहे आता मुक्ती मिळवण्याकरता काय करणे आवश्यक आहे ते मी तुला थोडक्यात सांगेन ते आहे अनादी असे सर्वोच्च ब्रह्म ब्रह्म अनादी आहे कारण त्याचा जन्म झालेला नाही आणि जेव्हा काहीही नव्हते तेव्हाही तो अस्तित्वात होता तो सतही नाही आणि असतही नाही तो या पलीकडील आहे परंतु वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याला आपण सचसुद्धा म्हणू शकतो कारण तो, तो चिरंतन आहे त्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे माणसाला त्याच्याबद्दलचे ज्ञान नसते असे म्हणता येईल की त्याला हजारो हातपाय आहेत आणि त्याला हजारो हातपाय असल्याचे दिसत असले तरी त्याला ज्ञानेंद्रिय नाहीत कारण त्याला या इंद्रियांचे कामच नसते त्यामुळे तो अलिप्त असतो इंद्रिये आज आहेत उद्या नाहीत ब्रम्ह मात्र चिरंतन आहे तो, तो सर्वांना व्यापणारा आणि सर्वांना धारण करणारा असल्यामुळे तो गुणांचा भोगता आहे असंही म्हणता येईल त्याचबरोबर तो निर्गुणही आहे गुण असता ते बदल म्हणजे विकार असतो परंतु ब्रम्ह मात्र अविकारी आहे जेवड़ गुण तेवढे विकार ज्यांना त्याचं ज्ञान नाही त्यांना तो आपल्या पलीकडील आहे असं वाटत असल्यामुळे तो सर्व प्राणीमात्रांच्या पलीकडे आहे असं म्हणता येईल आणि त्याने संपूर्ण विश्वव्यापले असल्यामुळे सर्व प्राणीमात्रांमध्ये ब्रम्ह आहे असंही म्हणता येईल त्याचप्रमाणे ब्रम्ह चल आणि अचल दोन्ही आहे ब्रम्ह सूक्ष्म आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना तो अगम्य आहे दूर आहे आणि जवळही आहे ब्रह्माचे नाव आणि आकार बदलत असले तरी ब्रम्ह अविनाशी आहे आणि त्यामुळे तो अविभाज्य आहे असंही म्हणता येईल परंतु ब्रम्ह सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे त्यामुळे तो विभाजित आहे असंही म्हणता येते तो निर्माण करतो धारण पोषण करतो आणि नष्टही करतो काळोखाच्या पलीकडील तो प्रकाशाचा प्रकाशही आहे आणि अखेरीस ज्ञानाचे उद्दिष्टही तोच आहे प्रत्येकाच्या हृदयात असलेला ब्रह्म ज्ञेय आहे आणि जाणून घेण्यायोग्य तो एकच आहे त्याच्याशी एकरूप होण्याचे साधन म्हणूनच ज्ञानाचा उपयोग आहे ईश्वर आणि त्याची माया या दोघांनाही आदी नाही विकारांचा जन्म मायेमुळे होतो आणि त्यामुळे विविध कर्म निर्माण होतात मायेमुळेच आत्म्याला सुखदुःखाचा अनुभव येतो पाप आणि पुण्य यांचे फळ आपल्याला भुगावे लागते ज्याला या गोष्टीचे ज्ञान झालेले असते जे आपले कर्तव्य अनासक्त भावाने पार पडतो तो माणूस कर्म करत असला तरी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही सर्व चेहऱ्यांमधे केवळ ईश्वराचाच चेहरा त्याच्या अंतकरणात ठसलेला असतो ईश्वराच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही हे त्याला माहीत असते त्यामुळे तो अहंकारापासून मुक्त असतो आपण आपल्या शहरापासून वेगळ्या आहोत याचे त्याला भान असते आणि देहामध्ये राहणारा आत्मा हा सर्वव्यापी परमेश्वराप्रमाणे जसाचार तसाच असतो याच त्याला ज्ञान असत